स्कंद नव्वा अध्याय मनसा देवीची महती श्री नारायण मुनी म्हणाले सामवेदात सांगितलेले मनसा देवीच्या पूजनाचे विधिमी तुला सांगतो तिची कांती पांढऱ्या चाफ्याप्रमाणे असून रत्नालंकारांनी ती विभूषित आहे अग्निप्रमाणे शुद्ध वस्त्र परिधान केले आहे ती नागाचे यज्ञोपवितलेली असून ती सिद्धरुपिणी आहे अशा त्या देवीची मी भक्ती करतो अशा प्रकारे तिचे ध्यान करावे नीर निरनिराळे नैवेद्य धूप गंध पुष्पे वगैरे पूजा साहित्य घेऊन मंत्राने तिची पूजा करावी तिचा कल्पतरू नावाचा इष्टद्वादशाक्षरी मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम मनसा देव्य स्वाहा हा मंत्र पाच लक्ष जपल्यास मंत्र सिद्ध होतो मंत्रसिद्धी प्राप्त होणारा विषही अमृताप्रमाणे भासते संक्रांत पर्वकाळी एकांतात सुस्नात होऊन तिचे भक्तिभावे पूजन करणारा धन पुत्र आणि कीर्ती यांनी युक्त होतो पूर्वी नाग नागजातीच्या भयाने मानव कश्यपात शरण गेले तेव्हा त्यासह कश्यप मुनी ब्रह्मदेवाला शरण गेले नंतर ब्रह्मदेवाने सांगितले म्हणून कश्यपाने काही मंत्र तयार केले वेदबीजाला अनुसरून त्याने मंत्र बनवले होते नंतर त्याने मनसाला उत्पन्न केले तप करून मनाने तिची निर्मिती आणि पोषण केले तेव्हा ही मनसा उत्पन्न झाल्यावर कैलासावरील शिवमंदिरात गेली तेथे तिने चंद्रशेखराचे पूजन केले देवांची 10,000 वर्षे तिने सेवा केली तेव्हा महेश्वर प्रसन्न झाला आणि त्याने तिला महाज्ञान दिले सामबेद आणि अष्टाक्षरी कृष्णमंत्र तिला सांगितला लक्ष्मी माया काम यांचे बीज योजून चतुर्थ्यांत कृष्णाय असे पद योजावे नंतर पुढे नमहा हे पद ठेवावे असा तो अष्टाक्षरी मंत्र होता नंतर शंकराने तिला मंगल नामक कवच पूजेचा विधिक्रम पुरशरण विधी, विधी मृत्युंजय मंत्र दिला त्यानंतर तिने तीन युगे पुष्कर क्षेत्रावर श्रीकृष्ण परमात्म्याचे तप केले तेव्हा त्या प्रभूने तिला दर्शन दिले नंतर कृष झालेल्या मनसेची प्रभूने पूजा केली तिला वर दिला की तू संसारात पूज्य होशील नंतर श्रीहरी अंतर्धान पावला हे नारदा कृष्ण परमात्म्याने तिचे पूजन केल्यावर शंकर कश्यप देव मुनी नाग मानव यांनी तिची पूजा केली त्यामुळे ती त्रैलोक्यात पूज्य झाली नंतर जरत्कारूने तिला वरले तिच्या विवाहानंतर एके दिवशी पुष्कर क्षेत्री जरदकारू मुनी तिच्या मांडीवर मस्तक ठेवून निद्रिस्त झाला होता सूर्य असताच जाण्याच्या वेळी पतीच्या धर्मकालाचा लोप होऊ नये म्हणून त्याला उठवण्याचा विचार करू लागली तिने पतीला जागृत केले पण त्यामुळे तो मुनी श्रेष्ठ क्रुद्ध झाला तो म्हणाला पतीच्या निद्रेचा भंग केल्यास त्यामुळे तुझी व्रतवैकल्य व्यर्थ होत पतीचे पूजन कृष्णाचे पूजन होय पतिव्रतेच्या व्रताचे वेळी स्वत हरी पतिरूप होत असतो व्रतादी सर्व धर्मकृत्ये पती, पती, पती सेवेच्या सोळाव्या कले एवढी पण नाही। तेव्हा अशा स्त्रीस कोणते फळ मिळते ते तुला सांगतो ती प्रथम चंद्रसूरी असेपर्यंत कुंभीपाक नरकात पडते नंतर पतीपुत्रहित ती चांडाली होते असे सांगितल्यावर ती स्त्री भयग्रस्त झाली ती म्हणाली आपल्या धर्मकृत्यांचा लोप न व्हावा म्हणून मी आपणास जागृत केले पण मजपापणीला क्षमा करावी असे म्हणून पतीच्या चरणावर मस्तक ठेवून ती रडू लागली ते अवलोकन करताच त्या मुनीने सूर्याला शाप देण्याचा विचार केला तेव्हा भानू चंद्रेसह तेथे आला आणि मोठ्या विनयाने म्हणाला हे ब्राह्मणा धर्मलोप होऊ नये म्हणून त्या साध्वीने तुझा निद्राभंग केला त्यात तिचा काय अपराध मी तुला शरण आलो आहे तू आम्हाला क्षमा कर ब्राह्मणाने शाप देणे योग्य नव्हे कारण जाज्वल्य ब्रह्मतेजामुळे ब्राह्मण हा प्राणी ब्रह्मकुंडात उत्पन्न होतो म्हणून त्याने ब्रोतीचे कृष्णरूप ध्यान करावे तेव्हा जरदकरू संतुष्ट झाला सूर्यही स्वस्थानी गेला पण प्रतिज्ञापूर्तीसाठी त्याने आपल्या पत्नीचा त्याग केला तेव्हा तिने गुरु देव शंभू विधी हरि कश्यप यांचे स्मरण केले त्याच क्षणी ते सर्वजण तेथे आले तेव्हा त्या ते ब्राह्मणाने भक्तिभावाने सर्वांची स्तुती केली सर्वांना नमस्कार करून त्याने विचारले तुम्ही का आलात ब्रह्मदेव म्हणाले जर तुला भार्येचा त्यागच करायचा असेल तर तू तिच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न कर पुत्राविना स्त्रीचा जो त्याग करतो त्याचे पुण्य चालणीतील पाण्याप्रमाणे गळून जाते त्या ऐकता जरद करूने योग सामर्थ्याच्या बलावर मनसेच्या नाभीस मंत्रपूर्वक स्पर्श केला तो तिला म्हणाला हे मनसे तुला होणारा पुत्र जितेंद्रिय धर्मतत्पर तेजस्वी तपस्वी सर्व संपन्न वेदवेत्या श्रेष्ठ ज्ञानी योगी असा यशस्वी होईल तो विष्णूभक्त उभयकुले उद्धारेल त्याच्या जन्माबरोबरच सर्व पितर आनंदाने नाचू लागतील जी स्त्री साधवी आणि सुशील असते तसाच तिचा पुत्र होतो यमाच्या तावडीतून सोडवणारी दया हीच खरी भगिनी विष्णू भक्ती विष्णू मंत्र देणारा आणि शुद्ध ज्ञान देणारा तोच खरा गुरु होय कृष्णाची जाणीव करून देणारे श्रेष्ठ ज्ञान होय हरीहून दुसरे श्रेष्ठ काही नाही हे साध्वी तुला मी ज्ञानाचे सार सांगितले जो ज्ञान देतो तोच स्वामी होय कारण ज्ञानामुळे प्राणी मुक्त होतो जो बंधनातून मुक्त करीत नाही तो गुरु पिता अथवा बंधू व्यर्थ होई अविनाशी असा कृष्ण दर्शनाचा मार्ग जो दाखवित नाही तो आपर्थच होय म्हणून हे साध्वी तू परब्रह्माची आराधना कर कारण ते ब्रह्मच रूप आहे त्याच्या सेवेमुळे कर्माचा मुळासहित नाश होतो हे प्रिये मी स्वार्थामुळेच कपट करून तुझा त्याग केला म्हणून मला क्षमा कर पतिव्रता स्त्रिया क्षमाशील असतात हे देवी सांप्रज्ञी पुष्कर तीर्थावर तपश्चर्यच जात आहे कण मला कृष्णाच्या चरणकमलाशिवाय काहीही नको तू कोठेही जा हे पतीचे भाषण ऐकून मनसा अश्रुपूर्ण नेत्रानी म्हणाली हे प्रभो वस्तुत माझा त्याग करण्यासारखा अपराध माझ्याकडून घडला नाही म्हणून मी जेव्हा आपले स्मरण करीन तेव्हा आपण दर्शन द्यावे स्त्रियांना प्राणनाथाच्या वियोगामुळे मरणप्राय दुःख होते पतीव्रताना शंभर पुत्रांपेक्षाही पतीच प्रिय असतो साध्वी स्त्रियांचे मन सदैव पतीच्या ठिकाणी स्थिर असते असे म्हणून ती पतीच्या चरणावर कोसळली जरतकारुने तिला आपल्या मांडीवर बसवली आणि आपल्या अश्रूंनी तिला न्हावू घातले वियोगाच्या दुःखाने मनसेने मुनीची मांडी भिजवून टाकली पण ज्ञानामुळे ते दोघेही सत्वर शोकमुक्त झाले नंतर तो मुनी पत्नीची समजूत घालून निघून गेला इकडे मनसा आपल्या गुरुदेव शंकराच्या घरी गेली तेथे तिला पार्वतीचा उपदेश झाला पुढे योग्यकाली तिला नारायणाचा अंशरूप असा सुलक्षणी पुत्र झाला शंकराने त्याचे जातकर्म केले आणि त्याला संपूर्ण वेद शिकवले तसेच त्याला मृत्युंजय असे ज्ञान दिले मनसेचा पुत्र अस्तित हा अद्वितीयच होता शंकराने सांगितल्यावरून तो पुष्कर तीर्थावर तपासाठेला देवांची तीन लक्ष वर्षे त्याने महामंत्राचा जप करून तप केले नंतर तो पुन्हा शंकरास नमस्कार करण्यासाठी कैलासावर गेला नंतर मनसा आपल्या पुत्राला घेऊन पित्याकडे गेली त्यामुळे त्या, त्या प्रजापतीलाही अपार आनंद झाला तेथेच ती राहू लागली एकदा अभिमन्यूचा पुत्र परीक्षित राजाला सात दिवसानंतर तुला सर्पदर्षाने मृत्यू येईल असा एका ब्राह्मणाचा शाप झाला एकदा अभिमन्यूचा पुत्र परिक्षित राजाला सात दिवसानंतर तुला सर्पदंशाने मृत्यू येईल असा एका ब्राह्मणाचा शाप झाला ते ऐकून राजा देहरक्षणासाठी निर्वाध जागी राहू लागला एक धन्वंतरी राजाला वाचवण्यात जात होता पण तक्षकाने त्याला अद्भूत मणी देऊन परत पाठवले आणि अंतरिक्षातील वाड्यात जाऊन मंचकारूढ झालेल्या राजाला दंश केला नंतर जन्मेजयाने पित्याचे सर्व संस्कार केले पुढे त्याने सर्पयज्ञ केला तेव्हा भयभीत होऊन तक्षक इंद्राला शरण गेला हे जाणताच इंद्राचीच आहुती देण्याचे त्याने मनात आणले तेव्हा सर्व सर्प मनसेला शरण गेले अस्तिकाने राजाकडे येऊन त्याला सर्पांना जीवदान देण्यास सांगितले ते राजाने कबूल केले ब्राह्मणांनाही विपुल दक्षिणा दिल्या प्राण वाचवल्याबद्दल इंद्राने आणि तक्षकासह सर्व सर्पांनी विधीयुक्त मनसेचे पूजन केले आणि तिला आवडता बली अर्पण केला नंतर सर्वजण स्वस्थानी निघून गेले इंद्राने प्रथम स्नुस्नात होऊन आचमन घेतले शुद्ध वस्त्र लिहून रत्नमय मंचकावर मनसादेवीची स्थापना केली रत्नकुंभातून गंगोदक आणले अद्वितीय वस्त्रे तिला अर्पण केली प्रथम गणेश सूर्य अग्नि विष्णू शिव आणि गौरी या देवतांचे पूजन केले नंतर ओम ह्रीम श्रीम अनसा देवी, स्वाहा या मंत्राने तिचे पूजन केले तिला सोळा उपचार अर्पण करून मंगलवाद्यांचे ध्वनी केले तिच्यावर पुष्पवृष्टी केली इंद्र म्हणाला हे देवी तू सर्वोत्तम साध्वी स्त्री आहेस तूच परात्पर परमप्रकृती असल्यामुळे इच्छा असूनही मी तुझे स्तमन करण्यास समर्थ नाही वेदानी तुझ्या स्वभावाचे वर्णन केलेच आहे तू शुद्ध सत्वरू आहेस म्हणून जरत्कारू मुनी तुला सोडण्यास सत्वर समर्थ झाला नाही त्याने हे जाताना तुझीच पूजा केली हे देवी माता आदितीप्रमाणे तू मला प्रिय आहेस तू दयारूप भगिनी आणि क्षमारूप माता आहेस माझे सर्व भार्या पुत्रांसह रक्षण केलेस हे जगदंबिके तू सर्वांना सर्व स्थळे सर्व काली पूज्य आहेसिंच्या दिवशी जे पूजन करतील त्यांच्या पुत्रपौत्रादी संपत्तीची वृद्धी होईल गुण आणि यश यांनी ते विख्यात होतील तुझे पूजन करण्याऐवजी तुझी निंदा करणारा नित्य नागांचे भय आहे तूच वैकुंठीची कमलाक्षा लक्ष्मी आहेस तसेच तूच देवाची शक्ती आहेस तूच सर्वांना वंद्य होशील आणि सर्वत्र तुझे पूजन होईल तूच सत्य स्वरूप देवी आहेस अशा प्रकारे तिची स्तुती केल्यावर तिच्याकडून वर मागून घेऊन इंद्र स्वस्थाने निघून गेला प्रत्यक्ष इंद्रासारख्या भ्रात्यानेच तिची पूजा केली त्यामुळे ती सर्व होऊन चिरकालपर्यंत आपल्या पुत्रासह पित्याकडे राहिली कामधेनूनेही तिला दुधाने न्हावू घातले कामधेनूने तिला अत्यंत दुर्लभ ज्ञान दिले पुढे नाही पूज्य असलेली ती स्वर्गलोकी गेली इंद्राने तिचे केलेले स्तोत्र म्हणजे पुण्याचे बीजच आहे हे स्तोत्र पठण करणारस वंश परंपरा नागापासून भय नाही हे स्तोत्र सिद्ध झाल्यावर विषही अमृताप्रमाणे लागते तसेच तो सर्पांवर शयन करू शकतो सर्पाला वाहन व्हायला लावतो नारद म्हणाले हे ब्राह्मण श्रेष्ठा मनसादेवीकडे गो लोकातून आलेली सुरभी कोण तिचे चरित्र कथन करा अध्याय अठ्ठेचाळीसावा समाप्त